कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान विचारले वन स्वयंभू मनुचा वंश मोठा आदरणीय मानला गेला आहे त्या मैथून धर्माने प्रजेची वृद्धी झाली होती आता आपण मला त्याची कथा ऐकवावी ब्रह्मन आपण म्हणाला होता कि स्वयंभूव मनुचे पुत्र प्रिय आणि उत्थान यांनी सात द्वीपाने वेढलेल्या पृथ्वीचे धर्मपूर्वक पालन केले होते आणि त्यांची देवहूती नावाची कन्या हिचा कर्दम प्रजापतींशी विवाह झाला होता योगाच्या लक्षणाने देवहूती संपन्न होती तिच्यापासून महायोगी कर्दमाना किती संताने झाली तो सर्व प्रसंग आपण मला सांगावा मला तो ऐकण्याची खूप इच्छा आहे तसेच भगवान रुची आणि ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापतींनी सुद्धा मनुंच्या कन्यांचे पाणी ग्रहण करून त्यांच्यापासून कोणत्या प्रकारे कोणकोणती संतती उत्पन्न केली हे सर्व चरित्र मला सांगावे मैत्रिय म्हणाले जेव्हा ब्रम्हदेवानी भगवान कर्दवाना आज्ञा केली की तुम्ही प्रजोत्पत्ती करावी तेव्हा त्यांनी दहा वर्षांपर्यंत सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या केली ते एकाग्र चित्ताने प्रेमपूर्व पूजा उपचाराने स्वरूपाने मूर्तीमान होऊन त्यांना दर्शन दिले भगवंतांची ती भूमिळ मूर्ती सूर्याप्रमाणे तेजस्वी होती त्यांनी गळ्यात पांढऱ्या आणि निळ्या कमलाची मालधारण केली होती त्यांचे मुखकमल काळ्या आणि सुंदर केसांचा बटाने परिधान केले होते मस्त चमकणारी आणि हातांमध्ये शंख चक्र गदा ही अयोध्ये होती त्यांच्या एका हातात पेढेसाठी घेतलेले पांढरे कमळ शोभून दिसत होते प्रभूंचे मधुर हास्यमय मुखकमल चित्त आकर्षित करून घेत होते त्यांनी आपले चरणकमल गरुडाच्या या आकाशस्थित मनोहर मूर्तीचे दर्शन करून कर्दवाना फार आनंद झाला त्यांच्या सर्व कामना पूर्ण झाल्यामुळे त्यांनी प्रसन्न हृदयाने पृथ्वीवर मस्तक टेकवून भगवंतांना साष्टांग नमस्कार केला आणि नंतर प्रेमाने मनपूर्वक हात जोडून सुमधुरवाणीने ते त्यांची स्तुती करू लागले हे स्तुती करण्या योग्य परमेश्वरा आपण संपूर्ण सत्वगुणांचे निधी आहात योगीजन उत्तरोत्तर शुभ योनी मध्ये जन्म घेऊन शेवटी योगस्थ झाल्यावर आपल्या ज्या दर्शनाची इच्छा करतात तेच आपले दर्शन आज आम्हाला झाल्याने आमचे नेत्र धन्य झाले आपले जहाज आहे, असे असूनही ज्यांची बुद्धी आपल्या मायने लोप पावली आहे तेच केवळ नरकामध्येही मिळणाऱ्या तुच्छ क्षणिक विषय सुखांसाठी त्या चरणांचा आश्रय घेतात परंतु स्वामी आपण तर त्यांना ते विषय भोगही देतात प्रभू तसाच कामकलुषित हृदय असलेला मी सुद्धा माझ्या स्वभावाला अनुरूप आणि गृहस्थ धर्म पालन करण्यास सहाय्य कशा तन्जेशी विवाह व्हावा म्हणून आपल्या कल्पवृक्षाप्रमाणे सर्व कामना चरणकमलांना शरण आलो आहे सर्वेश्वरा आपण सर्व लोकांचे अधिपती आहात नाना प्रकारच्या कामनांमध्ये गुंतलेले हे लोक आपल्या वेदवाणी रूप दोरीने बांधलेले आहे हे धर्मूर्ते त्यांचेच अनुकरण करीत मीही कालरूप आपल्याला कर्ममय आज्ञापालन रूप पूजा समर्पण करीत आहे आपले भक्त विशासक्त लोक आणि त्यांच्याच मार्गांचे अनुकरण करणाऱ्या माझ्यासारख्या कर्मजड पशूंची पर्वा न करता आपल्या चरणांच्या छत्रछायेचाच आश्रय घेतात तसेच एकमेक आपल्या गुणगान रूप चविष्ट सुधेचे पान करून आपल्या तहान भू इत्यादीलचक्रसासह तेरा महिने आढे आहेत तीनशे साठ दिवस जोड आहेत सहा ऋतू चाकांचा घेर अनंत क्षण पळ यादी यांच्या तीक्ष्ण धारा आहेत तसेच तीन चातुर्मास याची तीन आधारभूत वर्तुळ आहेत हे अत्यंत वेगवान संवत्सर रूप कालचक्र चराचर जगाचे आयुष्य संपवत फिरत असते परंतु आपल्या भक्तांच्या आयुष्याचा रास करू शकत नाही भगवंत ज्याप्रमाणे कोळी कीटक स्वतःच जाळे पसरतो त्याचे रक्षण करतो आणि शेवटी ते घेऊन टाकतो त्याचप्रमाणे आपण एकटेच या जगाची रचना करण्यासाठी आपल्याशी अभिन्न अशा योगमायेचा स्वीकार करून त्यातून अभिव्यक्त झालेल्या आपल्या सत्वगुणादिशक्तीद्वारा स्वतच या जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करता प्रभू यावेळी आपण आपल्या तुलसी माला मायेने मूर्तीचे सभी दर्शन दिल्ली भक्तना जे शब्दादी विषय सुख प्रदान करता जारी पसंद न्याण कर प्राप्त हो आप स्वरूपत निष्क्रिय सुधा मई झारा सर्व जगह व्यवहार चलव तसे अल्पशी उपासना करना सर्व इच्छित वस्तूंचा वर्षाव करणाऱ्या वंदनीय चरण कमला मैत्रिय बार म्हणाले भगवान त्यांच्या भुवया प्रेमपूर्ण स्मितहा्य युक्त दृष्टीने चंचल होत होत्या ते गरुडाच्या खांद्यावर विराजमान झाले होते कर्जनाने जेव्हा निष्कपट भावाने त्यांची स्तुती केली तेव्हा त्या अमृतवाणीने बोलू लागले ज्यासाठी तू आत्मसंयम करून माझी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे प्रजापते माझी आराधना कधीच निष्फळ होत नाही त्यातून ज्यांचे चित्त नेहमी माझ्या ठिकाणीच लागलेले असते त्या तुझ्यासारख्या महात्मा लोकांनी के केलेली उपासना तर अधिकच फलदायी होते प्रजापती पुत्र सदाचार संपन्न सम्राट स्वयंभूव म्हणून ब्रह्मव्रतामध्ये राहून सात समुद्रांनी वेधलेल्या सर्व पृथ्वीचं राज्य करीत आह विप्रवर तो धर्मिष मनु शतरूपा राणीबरोबर तुला भेटण्यासाठी परवा इथं येईल त्याची एक रूप यौवन शील गुणांनी संपन्न काळेभर डोळे असलेली कन्या यावेळी विवाहाला योग्य झाली आहा प्रजापते तू तिच्यासाठी सर्व दृष्टीने योग्य आहेस म्हणून तो, तो तुलाच ती कन्या अर्पण करेल ब्रम्हन गेल्या अनेक वर्षांपासून तुझे चित्त जशा पत्नीची इच्छा करीत आहे तशीच ती राजकन्या लवकरच तुझी पत्नी होऊन तुझी यथेष्ट सेवा करेल ती तुझे वेरी आपल्या गर्भात धारण करून त्यापासून नऊ कन्या उत्पन्न करेल आणि पुन्हा त्या कन्यापासून लोक अनुसरून जीवांवर हो दया करून तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि नंतर सर्वांना अभयदान देऊन स्वतः सहित संपूर्ण जगताला माझ्या मध्ये आणि मला तुझ्या स्थित असलेला पाहशील माने मी सुद्धा माझ्या अंशकला रुपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भात अवतीर्ण होऊन सांख्य शास्त्राची रचना करीन मैत्रिणी म्हणाले कर्दम ऋषीना असे सांगून इंद्रिय अंतर्मुख झाल्यावरच प्रकट होणारे श्रीहरी सरस्वती नदीने घेलेल्या बिंदुसर तीर्थावरून निघून गेले भगवंतांच्या सिद्ध म्हणजे वैकुंठ मार्गाची, मार्गाची सर्व सिद्ध प्रशंसा करतात ते ते चा चा कर्दम पाहत असतानाच ते त्या मार्गाने गरुडाच्या पंखातून प्रकट होणाऱ्या सामवेदा ऐकत निघाले श्रीहुरी निघून गेल्यावर त्यांनी सांगितलेल्या काळाची वाट पाहत भगवान कर्दम ऋषी बिंदु सरोवरावरच राहिले वीरवर इकडे मनुसुद्धा महाराणी शतरुपा आणि कन्या यांना सुवर्ण रिढित रथात बसून पृथ्वीवर फिरत फिरत भगवंतांनी जो दिवस सांगितला होता त्या दिवशी शांती शांतीपरायण महर्षी कर्दमांच्या त्या आश्रमात पोहचले सरस्वतीच्या पाण्याने भरलेले हे बिंदू सरोवर असे स्थान आहे की जिथे आपला शरणागत भक्त कर्दमाबद्दल उत्पन्न झालेल्या अत्यंत करुणाने भगवान त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू उघडले होते हे फार पवित्र तीर्थ आहे याचे पाणी कल्याणप्रद आणि अमृतासारखे मधूर आहे तसेच महर्षी गण नेहमी याचे सेवन करतात हे बिंदू सरोवर पवित्र वृक्षी राहत होते फळांनी आणि फुलांनी संपन्न होते आणि सुंदर वनराई त्याची शोभा वाढवित होती तिथे मदमस्त पक्ष्यांचे थवे किलबिलाट करीत होते धुमध्रमर गुंजारो करीत होते आनंदीत मूळ नृत्य करीत होते आणि आनंदित झालेले कोकिर कुहू कुहू करून एकमेकांना लहान लहान आम्र वृक्षाने अलंकृत झाला होता तिथे कारंडव बद बेडू हंस कुरर पानकुंबडा सारस चकवे आणि चकोर पक्षी मधूर किलबिलाट करीत होते तसेच हरिण डुक्कर साळी गवे हत्ती वानर सिंह माकडे मुंगूस कस्तुरी मूळ आदी पशूंनी तो आश्रम घरलेला होता आदिराज मनु त्या श्रेष्ठ तीर्थाच्या ठिकाणी सह हो पोहोचल्यावर मुलीवर कर्दम अग्निहोत्र करून बसलेली त्यांनी पाहिले पुष्कळ दिवसपर्यंत उग्र तपश्चर्या केल्यामुळे त्यांचे शरीर अत्यंत तेजस्वी दिसत होते तसेच भगवंतांनी स्नेहपूर्ण नजरेने पाहिल्यामुळे आणि त्यांनी उच्चारलेल्या कर्णामृत रूप मधुर वचनांच्या श्रवणाने इतके दिवस तपश्चर्या करूनही ते विशेष दुर्बल दिसत नव्हते ते उंच होते त्यांचे नेत्र कमरदना सारखे होते डोक्यावर जटा शोभून दिसत होत्या आणि कमरेला वलकले होते त्यांना जमळून पाहिले तर संस्कार न केलेल्या बहुमोल रत्नासारखे ते मलिन दिसत होते नंतर महाराज स्वयंभू मुनूला आपल्या कर्णकुटीत येऊन प्रणाम करताना पाहून त्यांनी त्याला आशीर्वाद देऊन प्रसन्न केले आणि आदरातीथ्य करून त्यांचे स्वागत केले पूजेचा स्वीकार करून जेव्हा मुनु स्वस्त चित्ताने आसनावर बसला तेव्हा मुनिवर कर्दमाने भगवंतांच्या आज्ञेचे स्मरण होऊन आपल्या मधुरवाणीने त्याला प्रसन्न करीत म्हटले महाराज आपण भगवान विष्णूंचे पालन शक्ती रूप आहात म्हणून आपले संचार करणे हे निश्चितच सज्जनाचे रक्षण आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी कार्यासाठी सूर्य चंद्र अग्नी इंद्र वायू यम धर्म आणि वरुण इत्यादी रुपये आपण आज नमस्कार असो आपण रत्नजडीत विजयी रथावर आघुड होऊन आपल्या तेजस्वी प्रचंड धनुष्याचा टणत्कार करीत त्या रथाचा गडगडाटाने सुद्धा पापी लोकांना भय उत्पन्न करता आणि आपल्या सेनेच्या पायांनी रगडलेल्या भूमंडळाचा थरताव करीत आपल्या त्या विशाल सेनेला बरोबर घेऊन पृथ्वीवर सूर्यासाठी भ्रमण करता आपण असे केले नाही तर भगवंतांनी निर्माण केलेल्या वर्णाश्रम धर्माची मर्यादा चोर डाकू इत्यादी तात्काळ नाहीशी करतील आणि विषय लोलू निरंकुश मानवांच्या द्वारे सगळीकडे अधर्माचा प्रसार होईल जर आपण जगाचा बाबतीत निष्काळजी झालात तर जग दुराचारी लोकांच्या तावडीत सापडून नष्ट होईल तरी सुरवर मी या आग्मन जल्या है। आप कारण आगमन भावाने स्वीकार करी आध्या एक समाप्त